पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण एकतीसावे अनंत धेया ध्येयासक्ती गीता दोन वर्षांची असताना तिच्यावर मायेची वाखर घालणारी तिची आई तिला सोडून गेली पुढे आठवीपर्यंत ती मावशीकडे राहिली वडिलांनी दुसरा विवाह न करता आपल्या मुलीत उद्याचा प्रकाश पाहिला नवीत गेल्यावर ती एकटा असणाऱ्या वडिलांकडे आली वडील लग्नापूर्वी व लग्नानंतर गावातल्या पाटलांची शेती उत्तमरित्या सांभाळत होते मुलगी परत आल्यानंतर तिचे वडील पहिल्यांदा थोडे नाराज झाले होते परंतु मुलगी मोठी हिम्मतवार होती शाळा शिकत शिकत वडिलांना घरकामात मदत करण्याचे वचन तिने दिले सकाळी लवकर उठून ती शेतावर जाणाऱ्या वडिलांना भाकरी करून देत अस स्वतः आटपून ती शाळेत जात होती शाळेतून आल्यावर दुपारी जेवण व चार वाजता वडिलांना शेतावर नित्य नियमाने चहा घेऊन जात असे एवढ्या दमधुमीत मात्र ती शाळेचा अभ्यास कधी चुकीत नसे नववी व दहावी ती चांगले मार्क मिळून पास झाली गावापासून जवळपास असणाऱ्या एका महाविद्यालयामध्ये तिने प्रवेश घेऊन कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले तेथेच तिने वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला दरम्यान ती दररोज वडिलांना शेतात व इतर ठिकाणी मनापासून मदत करत होती वडिलांच्या बरोबर राहून ती मालकांची दुचाकी गाडी ट्रॅक्टर ट्रकही चालविण्यास शिकली इतकेच नव्हे तर वडील आजारी असताना चक्क एके दिवशी तिने ट्रॅक्टरने शेत नांगरले हे जेव्हा घरात असणाऱ्या वडिलांना समजले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले एके दिवशी ती महाविद्यालयात गेली तेव्हा तिला एक वेगळाच अनुभव आला जेव्हा ती वर्गात गेली तेव्हा बोबडे नावाच्या शिक्षकांनी भारतीय पोलीस सेवेत आलेल्या पहिल्या महिला किरण बेदींची माहिती सांगण्यास सुरुवात केली किरण बेदी कशा जिद्दी होत्या लहानपणापासून त्यांनी कोणते देय ठेवले होते याची विविध उदाहरणे देऊन त्यांनी विश्लेषण केले गीता हे सर्व मन लावून ऐकत होती तिच्या नजरेसमोर पहिल्यांदा वडिलांची मूर्ती आली रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट करणारे माझे वडील माझ्या लग्नानंतर काय करतील त्यांना कोण सांभाळेल यासारखे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे राहिले महाविद्यालयाच्या बाहेर पडताना तिने मनाशीच ठरविले काही नाही आजपासून एकच ध्येय पोलीस सेवेत जायचे आणि किरण बेलसारखे काम करून दाखवायचे जिद्दींनी पेटलेल्या गीताने महाविद्यालयातील शिक्षकांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि तीन वर्षानंतर ती प्रथमच एमपीएससीच्या परीक्षेत बसली ती पूर्वपरीक्षेत पास झाली पण त्या यशांनी हुळंना जाता त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी करून घौघवी यश मिळविले आणि ती पोलीस सेवेत रुजू झाली दी। तिचे ध्येय पूर्ण झाले तिने वडिलांना दिलेला शब्द खरा केला गीताचे स्वप्न ध्येय हे सर्वसामान्य मुलींचे असू शकते परंतु ते साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनतीची आणि अखंड दडपडीची जरुरी असते हे विसरता कामा नये जन्माला येणाऱ्या प्रत्येक मासाच्या समोर उच्च ध्येय असेल तरच त्याच्या जीवनाला अर्थ आहे समोर जर कोणतेच ध्येय नसेल तर ते जीवन अळणी पचक पाणी होऊन जाईल सिकंदर सारख्या राजाने तर लहानपणापासून जग जिंकण्याचे ध्रिय मनाशी बाळगले होते आणि त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर पूर्णही केले, एका गरीब दलित कुटुंबात जन्माला आलख् डॉक्टर बाबासाहेब आंबकरांनी अगदी लहानपणीच दलितांच्या उन्नतीसाठी जीवन समर्पित करण्याच डोळ्यासमोर ठेवण्यात माहीत होत जोपर्यंत माणूस ज्ञानमय होऊ शकत नाही तोपर्यंत तो, तो स्वतःची दुःखातून सुटका करून घेऊ शकत नाही म्हणून त्यांनी खूप शिक्षण घेत जनत जागृती निर्माण करण्यासाठी विपुल लखन कल कुठेतरी सर्वांनी एकत्रित याव म्हणून बुद्ध जयंती सुरू केली सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाल या जयंतीला पुढे प्रचंड गर्दी होऊ लागली डॉक्टर बाबासाहेबांचा परिवर्तनावर प्रचंड विश्वास होता या विश्वासातून त्यांनी आपले ध्रिय पूर्ण कल माणसाच्या समोर एखादी चांगल ध्रिय नस ती माणसं आपल्या आयुष्यानी रथक वेळ घालविण्यात घालवितात फ्रान्सचा बादशा नेपोलियन हा सैन्यात एक शिपाई म्हणून रुजू झाला पण त्याच ध्रिय होतांचे नेतृत्व करण्याच साकार करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली अतुलनीय पराक्रम केला आणि एक दिवस तो सैन्याचा राजा बनला ध्येय उराशी घेऊन जगणारी माणसं हातावर आत ठेवून गप्प बसत नाही ती सतत धडपडत राहतात आणि अशा धडपडणाऱ्या माणसांवर परमेश्वर नेहमी प्रसन्न असतो त्याच्या धडपडीला नक्कीच यशस्ते ध्यवादी नशा काही वेगळीच असते एक तर ती शक्यतो चढत नाही आणि जर एखाद्याला चढलीच तर उतरत नाही एक चिठ्ठी वाचून दाखविण्यासाठी आपल्या वडिलांना बैलगाडीतील सर्व लाकड़ फोडावी लागली हे पाहून त्या बळाशी भरून आले त्याच दिवशी त्यांनी ठरविले कितीही अडचणी आल्या तरी शिक्षण घ्यायचे आणि आई वडिलांना या दारिद्र्यातून अज्ञानातून बाहेर काढायचे शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून शंकराव खरात हातात पत्र्याचे ट्रक घेऊन घरातून बाहेर पडले आईने दिलेली कोंड्याची भाकर खूप भूक लागली म्हणून विहिरीवर सोडली हातातल्या तांब्याने पाणी आणण्यासाठी ते विहिरीत उतरले तोपर्यंत एका कुत्र्याने त्यांची कोंड्याची भाकरी पळवली आपली भाकरी कुत्र्यानी पळवली आहे हे लक्षात येताच त्यांनी हातात दगड घेतला आणि त्या कुत्र्याच्या मागे लागले आणि ती उरलेली भाकरी पाठी मागे आणली असे कितीतरी प्रसंग त्यांनी आपल्या आयुष्यात भोगले परंतु जे ध्येय हृदयात ठेवले होते त्यात या येणाऱ्या अनेक संघटनांनी कितीतरी बदल झाला नाही पुढे तर या शंगराव खरातांनी मराठवाड्याचे कुलगुरू म्हणून इतिहास घडविला अशी ध्येयपूर्तीची स्वप्ने पाहणारी माणसे वास्तवात आपले ध्येयपूर्ण करतात तर काही फक्त स्वप्नातच आपले ध्येयपूर्ण करतात आणि जागेपणी पैशाच्या पाठीमागे लागून आपले ध्येयच विसरून जातात